वाल्मिकी रामायण उत्तरखंड सर्ग अशा प्रकारे तो यज्ञ अत्यंत चालला असता भगवान वाल्मिकी ऋषी आपल्या शिष्यासह तेथे आले तो अद्भुत दिसणारा दिव्य यज्ञ पाहिल्यानंतर त्या ऋषी समूहाने एका सुरेख झोपड्या बनवल्या अन्नादिने आणि सुंदर सुंदर फळेमुळे याने गाडे भरून वाल्मिकींच्या मुक्कामाच्या सुंदर प्रांगणात जवळ ठेवण्यात आले ते आपल्या दोघा धीड तरुण शिष्याने म्हणाले न भिता तुम्ही दोघे तिकडे जा आणि अत्यंत आनंदीत अंतकरणाने सगळे रामायण काव्य गा जेथे जेथे पवित्र ऋषींचे मंडप ब्राह्मणांची निवासस्थानी असतील तेथे तेथे रस्त्यात राजमार्गावर राजांच्या गृहात तसेच रामाच्या भवनाच्या दाराशी जेथे यज्ञकर्म चालले आहे तेथे ऋत्विजांच्या पुढ्यात अशा विशेष ठिकाणी तुम्ही ते गावे ही नाना प्रकारची पर्वत शिखरावर गोड फळे चाकीत चाकीत ही फळे खाल्ल्याने वेळा तुम्हाला वाटणार नाही मुळे ही चांगली स्वादिष्ट बनवलेली रागापासून बोलावी तर ऋषी बसले असताना दिवसाला वीस सर्ग मधुरेशराने म्हणा आणि ते पूर्वी मी तुम्हाला अनेक प्रमाणे दाखवून दिली आहेत तदनुसार धनाच्या इच्छेने तेथे तुम्ही किंचित सुद्धा लोप धरू नका आपण नित्य फळेमुळे खाऊन राहणारे आश्रमवासी आहोत आपल्याला धोन घेऊन काय करायचे तुम्हाला जर रामाने तुम्ही कोणाचे मुरे असे विचारले तर राजाला सांगा आम्ही दोघे वाल्मिकीचे शिष्य आहोत ही तंतुवाद्य अतिमधुर स्वरांचा उत्तर होतात पूर्वी तुम्हाला सांगितले जात आहे तसे आलाप घेत निश्चिंत मनाने मधुरगा राजाची आज्ञा न मोडता अगदी पहिल्यापासून गाणे गावे कारण राजा हा धर्माने सर्व भूतांचा पिता असतो तेव्हा उद्या प्रभात काळी तुम्ही दोघे आनंदितांत करणाने एकाग्र मनाने तंतुवाद्याच्या स्वराशी मेळघेळ करून मधुर असे हे पद्य गाऊ लागले असे नाना रीतीने मार्गदर्शन करून विशाल वनाचे महामुने वाल्मिकी स्तब्ध झाले मुनिंच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते दोघे शत्रुदमन मैथिली पुत्र आपण सांगित्याप्रमाणेच करू असे सांगून गेले भार्गवांनी सांगितलेली नीती दोघं आश्विनानी जशी मनात ठेवली होती तसे ऋषींचे ते अद्भूत बोलणे त्या कुमारांनी आपल्या अंतःकरणात ठेवले आणि उत्सुक मनाने ते त्या रात्री झोपले उत्तरखंडाचा त्र्याण्णव वासर्ग समाप्त